गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अर्थ अध्याय नव्वा ओवी क्रमांक तीनशे एक्कावन्न शिवाय सन्यासी म्हणजे नाटकातल्या पोरासारखे मिशा वगैरे बोडलेले व गोडगोड भिक्षेच्या अन्नाला सोकावलेले फुकट काव मात्र नासत असतात मनात विषयाचा ते पावसाळ्यातले बेडूक म्हणून समजावे बेडूक चिखल खाऊन टराव टराव करीत असतात त्याप्रमाणे ते विषय प्राप्ती करता धरलेले मौन ते बगड्याचे ध्यान होय आणि विषय बुद्धीने केलेले गायन म्हणजे गाढवीला पाहून गाढवाने खेक खेकाळण्याप्रमाणे आहे विषयाकरता उपन्यास म्हणजे प्रवचने इत्यादी करणे व अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती लढवणे म्हणजे भाताची उंडी पाहून कावळे जसे कावकाव करून अगदी कल्लोळ करून सोडतात त्यातलाच प्रकार होय भांड म्हणजे नकले वगैरे लोक पोट भरण्यासाठी पाहिजे तसे अचावचा तोंड सोडतात त्याप्रमाणे विषयासाठी शास्त्राचे भलते, भलते अर्थ सांगून मितंड वाद घालतात मनामध्ये विषयाची दृढतर वासना धरून बाहेरून मात्र सदाचाराचा डौल आणतात ते कावळ्याने बाहेरून शुद्धतेचा डौल आणून चिंतन करावे त्याप्रमाणे होत ज्याप्रमाणे वेश्या आपला देह विकून आपला संसार यथास्थित चालवते त्याप्रमाणे पोटामध्ये उपजीविकेचा हेतू धरून अग्निहोत्र यज्ञयाग वगैरे करतात परंतु चौथा पुरुषार्थ साधणे हाच नरदेहातील खरा खरा स्वार्थ आहे तो न साधता भलताच अर्थ साधित बसणे तो महान अर्थ होय असे जाणावे नरदेहात येऊन ब्रह्मज्ञान साधित नाही तो कुत्र्यासारखा अथवा डुकरासारखा समजावा किंवा त्याहूनही हीन प्रतीचा समजावा त्या संबंधीचा विचार ऐक पशुला लाथा मारल्या असता तो त्याचा कधीच द्वेष धरीत नाही पण मनुष्याला तू म्हंटले की तो जीव घ्यावायला उठतो पशुला साठवून ठेण्याचा लोभ कधीच नसतो फक्त खावयाचे तेवढे खातो आणि बाकी राहिलेले साफ सोडून देतो पण मनुष्याचा लोभिष्ठपणा किती पहा कोट्यवधी रुपये गाठीला असले तरी आपण पोटाला सुद्धा खात नाही मग ते द्यावयाचा प्रसंग आल्यास प्राणच टाकील पशूंना सकाळची किंवा संध्याकाळची चिंता नसते पण मनुष्याची चिंता शेकडो जन्मही सुटत नाही अपरिमित द्रव्य गाठीला असले तरी चिंता ही अनिवार्य असतेच नसते शरीर जरी मरावयाला टेकले तरी देवघेवी करून वतन वाढी घेतच असतो आणि पाया खणून नातू पंटू नांदावे म्हणून घर बांधित असतो अशी दुर्धर चिंता पशूंना कधीच नसते आता मैथुनाची खरी स्थिती सांगतो ती ऐक पशु हे ऋतुकालीच मैथुन करतात आणि मग त्या स्त्रियेला शिवतही नाहीत पण पुरुष हे दररोज स्त्री संघ करीत असतात गरोदरपणातही सोडत नाहीत काम क्रोध लोभ किंवा निंदा आणि गर्विष्टपणा हे सारे मनुष्याच्याच माथ्यावर आहेत पशूंना ते मुळीच नसतात याकरता आत्मज्ञान साध्य न करता जे लोक केवळ विषयी होऊन राहतात ते कुत्र्यापेक्षा व डुकरापेक्षाही नीच होत त्यांना मनुष्यपणाचे नाही म्हणून समजावे विषयाचे जे सुख आहे ते स्वर्गात काय आणि नरकात काय सारखेच असते पण मनुष्य देहाशिवाय इतर ज्या पशुपक्ष्यादी अनेक प्रकारच्या योनी आहेत त्या विषयोपभोगा करताच आहेत परंतु नरदेह मात्र विषय त्यागा करता आहे तो नरदेह कसा मिळतो तर तो मिळणे फारच कठीण आहे त्याचाही प्रकार तुला पुढे सांगतो तो नीट ऐकून घे पुणशी झाली म्हणजे मुक्ती प्राप्त होते जेव्हा पाप पुण्य समसमान होते तेव्हा मनुष्य प्राप्त होतो व कर्मभूमीत आश्रम धर्मामध्ये बुद्धिवंत होऊन जन्मास येतो मनुष्य देह हटकून प्राप्त होईल असे ही करता येत नाही तर जाचे अस्ते, हाताला अमूल्यमणी पुष्कळ योनी मध्ये जन्म येतो पण मनुष्य देह मिळणे परमदुर्लभ आहे असा नर देह प्राप्त झाला असता जो ब्रम्हखाचे साधन करीत नाही तो जनामध्ये महामूर्ख व देवाचा विश्वास घातकी समजावा निजात्म प्राप्तीसाठी देवाने मनुष्य योनी केलेली आहे तो देवाचा विश्वास बुडवला असता आपले पतनच घडणार पितरांचा आपला पुत्र मोठा हरिभक्त होईल आणि साऱ्या कुळाचा उद्धार करील पण विषयासक्तीने त्या सर्वांवरच पाणी ओतले अवधूत म्हणतात मनुष्य हा केवळ सकळ भाग्याचे फळ आहे हे वाक्य सफल करण्याकरता त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो आत्मसाधन करण्याला देह हा साधक आहे पण तोच विषय भोगामुळे बाधक होतो असे जाणून मी निश्चयाचे वैराग्य आणि अविद्या ह्या नावाने म्हणजे मी मुळी विद्यमानच नाही असे म्हणते हे मी अनुभवाने ओळखले अशा प्रकारे मिथ्यत्वाने अविद्या नाहीशी झाल्यामुळे चितप्रकाशाचा पूर्ण लाभ पदरात पडला व तो पडल्यामुळे या देहात असलेली अहंता ही निखालच निघून गेली ज्ञानाचे साधन जो आपला देह त्याच्या वैराग्य तर मग देहा, देहा संबंधीचा स्नेह तरी कसा राहणार अशाच अनुभवानी मी निसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो स्वदेहामध्ये अहंता मुळीच कशी नाही हे जे तू विचारलेस त्याचे उत्तर हे मी तुला सांगितले पुरुषाची अहंता जेव्हा नाहीशी होते तेव्हा प्रारब्ध योगाप्रमाणे देह चालत असतो सुकलेले पान पडलेले असेल तर ते वाऱ्याच्या धक्क्याने चहूकडे लोळत असते त्याप्रमाणेच हे या करता हे वीरा जोपर्यंत ब्रह्मसाक्षातकारामध्ये वृत्तीलय पावली नाही तोपर्यंत जो खऱ्या खुऱ्या वैराग्याने राहतो तोच निर्वंग निर्व्यंगणी परिपूर्ण पुरुषार्थी होतो आता तू कदाचित म्हणशील की तुझाही एका गुरुवर असा, असा कधीच विश्वास नव्हता तर त्या करता आता सावध होऊन ऐक तेच तुला आता विशद करून सांगतो मीठ आणि पाणी एकत्र होताच ऐक्य रूपाने जसे समरसून जाते त्याप्रमाणे गुरुवाक्यकानी पडताच ज्याची वृत्ती विरून जाते त्याला साधक बाधकापासून पीडा होते असे म्हणणेच अगदी असंबद्ध आहे जसे मेलेल्याला औषध किंवा गर्भाला दूध पाचता येत नाही तसे या प्रकारे त्याला खरोखर कर्तव्य म्हणून पण अशी अवस्था सर्वांना प्राप्त होत नाही गुरुने कानात महावाक्य सांगितले व मनात आत्मस्वरूपाचा बोध झाला पण तो फार वेळ टिकत नाही बाह्य पदार्थाकडे लक्ष गेले कि विक्षेप उत्पन्न झालाच आसनावर बसले की थी थी वा आसन की स्थिती आसन सोडले अशी एकदेशी कि स्वर कधी शिवत नाही देवकाळ निश्चळ तोच निर्मळ आत्मयोगी होय समरांगणामध्ये परशुरामाच्या समोरासमोर येऊन भीष्माने त्यांच्यावर निर्वाणींचे बाण सोडले त्याला पैसेने जिंकले तरी भीष्माच्या समान वृत्तीत अंतर पडले नाही ती समाधानात अगदी स्थिर होती निर्वाण युद्धासारख्या घोर क्रमात सुद्धा समाधी मोडू नये हेच खरोखर साधण्याकरता मी 24 गुरुंना देह स्थिर असला कि वृत्ती स्थिर असावयाची आणि देह चंचल झाला कि वृत्ती चंचल व्हावयाची तर ती सबळ देहबुद्धीत समजावी तो शुद्ध आत्मबोध नव्हे प्रपंच पायला कि वृत्तीला विक्षेप होतो असा विक्षेप काढून टाकण्यासाठी बहुगुरु साधन केले निजगुरुंनी साधून दिलेला ज्याच्या दिले। पासून विक्षेप उत्पन्न व्हावयाचा त्यालाच मी गुरुपणा दिला अशा युक्तीने साधन केल्यामुळे जग हे आपोआपच परब्रह्मस्वरूप झाले पूर्वी गुरुने जर बोध केला नसता तर पृथ्वी वैगरेंनी काय बोध दिला असता निजस्वार्थ साधण्यासाठी मी गुरुंच्या पडलो श्लोक एकतीस म्हणून एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळाले तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे गुरुने आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयात चिद्भान प्रकट होते पण ते विद्युलतेप्रमाणे चंचल असते त्याला स्थिरता नसते मुळीच ते चंचल ते कधीच दृढ होणे शक्य नाही ते क्षणात भासते क्षणात लुप्त होते त्यामुळे साधकाला तळमळ लागून राहते सापाच्या तोंडातले अमिष सुटून गेले म्हणजे तो जसा चरफडत राहतो त्याप्रमाणे साधकांना वेदना लागून राहतात आत्मभानाचा वियोग त्याला मुळीच सहन होत नाही बाकी ब्रम्ह हे अद्वितीय व असल्याचे सर्व ऋषींना संमतच आहे पण त्यांनाही विचारायला गेले असता त्यातही अनेक विक्षेप उत्पन्न होतात कोणी म्हणतात ब्रह्म हे सगुण आहे कोणी म्हणतात ते निर्गुण आहे याप्रमाणे विद्वत्तेच्या अभिमानाने एकमेकांचा युक्तिवादाचे खंडन करून मोठ्या कडाक्याचा वादविवाद माजवतात कोणी म्हणतात ब्रम्ह सप्रपंच आहे कोणी म्हणतात ते निष्प्रपंच आहे असे पाच पाच जमून शब्दांची कचकच मात्र वाढवतात प्रपंच दर्शनाने विक्षेपता उत्पन्न होते त्यावेळी आत्मैक्य करता, सुबुद्धीने नाना पदार्थांच्या ठिकाणचे गुण गुरु रुपाने ग्रहण केले पाहिजेत विद्वान लोकांकडे साधकांच्या प्रश्नाचे समाधान भावयाचे नाही म्हणून विचारावयाला त्या ठिकाणी मन नाही याकरता जेथून विक्षेप उत्पन्न होतो तेथेच ऐक्य घडते या करता अनेक पदार्थांना गुरुत्व देणे हेच उत्तम साधन मी योजिले गुरुची जीजी लक्षणे सांगितली ती ती आत्मबुद्धीची चंचलपणानेच आत्मज्ञानाचे निश्चळ मूल सापडले दृश्य पदार्थ पाहिला तरी सुद्धा सगळे चित स्वरूपच भासू लागले पूर्वी माझ्या गुरुंनी जे ज्ञान मला दिले होते तेच अनेक गुरू करून विक्षेपाचे छेदन केल्याने मला दृढ झाले मोक्ष गुरू हा एकच असतो पण इतर गुरू त्याचे, करनेा साधनी होतात। त्याचे आता कर्म केले तरी प्रपंचाचे भानाभान मुळी कळत सुद्धा नाही निजबोधाची खूण पटल्यामुळे सदा सर्वदा समदृष्टीच होऊन राहिलेली आहे आता दृश्य पदार्थ डोळ्यांनी जरी पाहिला तरी तो पणाने मुळीच दिसत नाही कर्माची त्रिपुटी मुळी नाहीशीच होऊन गेली इतका ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे त्याप्रमाणेच जगाशी संबंध ठेवला तरी आपला एकटेपणा मोडत नाही समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचे ऐक्य काही मोडत नाही त्याप्रमाणेच जगामध्ये वागत असताही मला दुजेपणाची वार्ता माहीत नाही सद्गुरु चमत्कार मोठा अपूर्व आहे सर्वांमध्ये सारा तोच भरून राहिला आहे गुरु शिवाय रिकामे असे मुळीच काही उरलेले नाही आता माझे जे मी पण आहे तेही गुरु आपणच होऊन राहिला आहे आणि तुझे म्हणून बोलणारे जे तू पण आहे तेही सद्गुरूच आहे असे तू समज हे यदू राजा अशा रीतीनेही पाहिले असता माझा गुरु एकुलता एकच आहे त्याच्या दुसरेपणाची गोष्टच नाही अशी ही सद्गुरूची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली असे म्हणून मोठ्या आनंदाने अवधुताने राजास अलिंगन दिले निजबोधाच्या योगाने ते दोघे एकरूप होऊन गेले अंतरंगाला अंतरंग भिडले सृष्टी आनंदाने ओसंडून आली ते करून वाणीला खिळ बसली उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली तो हर्ष हृदय मंदिरात माविनासा होऊन पडला आणि आनंद रुपीमध्ये पहिल्या तीराला पोचलो आणि अभेद्य अविद्या जिंकली म्हणून रोमांनी आपली गुढी उभारली सर्वांग रोमांचित झाले देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले संकल्प विकल्प मावळला आणि मनासह मनोरथ बुडाला यदुने सारा जीवभाव भाव गुरुनाथाला अर्पण केला ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले तो अवधूत साक्षात दत्तात्रयच होता त्याने यदूराजाला अलिंगन दिले आणि आत्मस्वरूप ज्ञानाचा त्याला अनुभव आणून दिला दत्तात्रयांची शिष्य परंपरा म्हंटली म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदू आणि जनार्दन हा तिसरा शिष्य दत्ताने कलियुगामध्ये केला आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल म्हणून जनार्दनाला अतिशय चिंता लागून राहिली होती त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये त्याला तिन्ही अवस्थांचा विसर पडला परंतु देव हा भावाचा भोगता असल्यामुळे त्याची ती तळमळ जाणून श्री दत्त त्याच्याकडे आले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला हात ठेवल्या बरोबर तात्काळ जनार्दनाला आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाने मिथ्या करून सोडले कर्म करून अकरता असणे तोच अकर्तेपणाचा बोध श्री दत्तांनी त्याला दिला देहांत असून विदेही राहण्याचा बोधही त्याने आकलन केला गृहस्थाश्रम न सोडता कर्मर्यादेचे उल्लंघन न करता आपल्या व्यवहारात वागले तरी आत्मबोध केव्हाही मळत नाही असा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे आवडता आल्यामुळे त्याला तत्काळ सावध करून दत्तात्रय म्हणाले की असा प्रेमा ही सत्वगुणाची अवस्था आहे करिता तो गिळून टाकून निजबोधानेच वर्तत राहा तेव्हा जनार्दन पूजाविधी करून पायावर मस्तक ठेवतो आहे तोच योगमायेच्या योगाने दत्तात्रेय अदृश्य झाले एकनाथ श्रोत्यांना म्हणतात कथेमध्ये ही आडकथा झाली याबद्दल श्रोत्यांनी राग मानू नये प्रसंगानुसार गुरु संबंधी विचार निघाला म्हणून मीही गुरुंची कथा सांगितली माझ्या ही मोठी चूक झाली माझ्या गुरूंची कथा मी चुकून सांगितली तीही संस्कृतात नव्हे तर मराठीत पण ही उगीच बडबड केली असे मात्र म्हणू नये जो गुरूंचा भक्त असेल तो ह्यातील हृदगत ओळखील आणि जो निरंतर गुरुंचे स्मरण करीत असेल त्यालाच यातील मर्म कळेल ज्यांची गुरुचरणावर दृढतर निष्ठा असेल गुरुभजनाची ज्यांना अत्यंत आवड असेल त्यांनी गुरुप्रेम संपादन केले असेल त्यांनाच यातील गोडी समजेल सद्गुरूंचे नाव घेतले असता चारीही मुक्ती मस्तक वाकवतात परंतु गुरुभक्तांना मुक्ती मुळीच आवडत नाही कारण गुरुचरणाच्या ठिकाणी नित्यमुक्तता सहजच असते ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असता चारीही मुक्ती पवित्र होऊन जातात आणि सारे पुरुषार्थ पायाला लागतात ते गुरुभक्त त्रैलोक्यात नित्य निराधार निर्धर्म व निर्विकार अशा चैतन्याचा सद्गुरूंनीच खरोखर जीर्णोद्धार केला म्हणून सद्गुरु हे सत्स्वरूप होत सद्गुरूची कृपा नसती तर देवांची कोणी वास्तुपुस्त सुद्धा केली नसती देवाला देवपणा देणारा खरोखर एक सद्गुरुच खरोखर कृपे शिवाय, देव असूनही नाही सारखा झाला होता त्याला देवपणाने ठिकाणावर आणून त्याचे भजन करावयास लावणारा एक गुरु होय त्या सद्गुरूंची कथा मी चुकून बोललो हा फार मोठा अपराध झाला श्रोत्यांनी त्याबद्दल क्षमा करावी पण हे मी काही उगीच बोललो नाही ते बोलावयाला एक कारण झाले ते असे की दत्तात्रेयांचे शिष्य सांगताना जनार्दनांचेही स्मरण झाले मी जरी जनार्दनांची आठवण करीत नाही म्हटले तरी तो मला आपला विसर पडूच देत नाही तो हट्टाने निरंतर अहोरात्र मला आठवण देतच असतो मी जिकडे विसरावयाला जातो तिकडेच तो येऊन उभा राहतो मी जरी त्याच्याकडे न पाहिले तरी ते माझे न पाहणेही तोच होतो घट आकाशाला सोडायला पाहतो पण आकाशच घटाला सोडित नाही त्याप्रमाणे जनार्दन हा रात्रंदिवस आमच्या मागे लागलेला आहे मी त्याची गोष्ट करीत नाही पण तोच माझ्या मुखात वक्ता होऊन राहतो असे बळजबरीने तो बोलावयाला लावतो तेव्हा आता मी करावे तरी काय मी एखादा दृश्य पदार्थ पाहण्याला बसतो तो त्या दृश्य पदार्थाच्या आत बाहेर जनार्दनच दिसू लागतो बरे कानांनी काही ऐकावायला जातो तर त्या शब्दांमध्ये जनार्दनच शिरून बसतो आता मी ऐकूही नये आणि पाहूही नाही असे म्हणून उगाज बसलो तर त्या उगेपणाच्या रूपानेही जनार्दनच दिसू लागतो असा खरोखर मी अडकून पडलो आहे जनार्दन काही विसरू देत नाही मी सर्वस्वी अपराधी आहे श्रोत्यांनीच यावर उपाय सांगावा तेव्हा श्रोते म्हणाले हे मोठे आश्चर्य आहे या बोलण्यात अहमभाव असा मुळीच दिसत नाही याच्या बोलण्याचा अभिप्राय पाहिला तर प्रेमाचे येते तुझ्या शब्दांचा विचार केला तर तेक हुने ही तुझा ही ते क्षीरसागराहून खोल दिसतात तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा काही अपूर्व आहे आम्हाला स्वानंदाने डोलावेसे वाटते तू जे गुरुंबद्दल निरूपण केलेस ते प्रेमळ ब्रम्हज्ञानाचेच स्वरूप आहे त्यामुळे आम्ही फार समाधान पावलो तुझ्या निरूपणाला दूषण ठेवण्याला जागच नाही गुरूंचे स्मरण नित्य करीत असावे हे तत्व गुरुनेच आपले आपण सांगितले अमृताची मेजवानी पुरे कोण म्हणणार आणखी यावरून जनार्दनाच्या ठिकाणी तुझी भक्ती अलोट आहे ही ही गोष्ट आम्हाला कळून चुकली निरूपण केवळ अपूर्व होऊन त्याला रसाळपणाही प्राप्त झाला तू मूळ कथा निरूपण केलीस किंवा आड कथा सांगितलीस तरी तुझ्या निरूपणाची गोडी दुसऱ्या कशाला कधीच येणार नाही शुद्ध निरूपणाने तू गुरुचे वर्णन करतोस आणि ते करून आपल्याला अपराधी आप म्हणून घेतोस यावरून तुझी बुद्धी किती एकरूप झाली आहे ते दिसून येते विनय धरून श्रोत्यांचा मान मात्र अधिक वाढवतोस तुझी जी अपराध बुद्धी ती भगवतपदीच लीन झालेली आहे तेव्हा अपराधाचीही शुद्धी झालीच खरा खुरा ज्ञानी तूच आहेस गुरुंच्या स्तवनामध्ये तल्लीन होतोस तेव्हा मूल कथा विसरतोस प्रेमाचे लक्षण असेच असते हेही आम्ही उत्कृष्ट रीतीने कळून चुकले आणखी श्रोते म्हणाले आमच्या मनाला मोठा विस्मय वाटत आहे याकरता पुढील ग्रंथास सुरुवात करून मूळ कथा सांग संतांच्या भाषणाला मान देऊन त्यांचे चरण शिरसावंद करून पुढील कथा सांगतो श्रोत्यांनी लक्ष द्यावे याप्रमाणे त्या अवधूताने यदूला परमार्थ सांगितला त्या भाषणाने अत्यंत समाधान झाले त्यानंतर तो स्वस्थ राहिला श्लोक बत्तीस श्रीकृष्ण म्हणाले धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्र सांगून त्याचे समाधान झालेले पाहून तो अवधूत त्याला विचारून जावयास निघाला तेव्हा राजाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि मोठ्या प्रेमाने त्यांची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायावर मस्तक ठेवले जा असे त्याला मुलीच म्हणवेना व रहा म्हणावे तर स्वामित्व दाखवल्यासारखे होते आणि वियोग तर दुःसह वाटू लागला त्यामुळे बोलणे सर्वतोपरी खुंटले ती त्याची अवस्था पाहून श्री दत्तात्रेयाला करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुद्रेने सांगितले की आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही असे त्या राजाधी राजाला आश्वासन देऊन श्री दत्तात्रेय निघाले जितक्या आनंदाने ते आले होते ते गेले। राजा पावला, सुखी श्लोक तेतीस आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले उद्धवाला समोर पाहून श्रीकृष्ण म्हणाले यदू राजा हा आमच्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणी होता तू म्हणशील की मला त्याचे नावही माहित नाही तेव्हा तू सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते पण बाबा त्याच्याच नावावरून आम्ही सारेवीर आपणाला यादव असे म्हणून घेतो तो नंदाचा पुत्र श्रीकृष्ण आनंदाने पुन्हा म्हणाला तोच यदू आमचा पूर्वज होय त्यानेच दत्तात्रेयाबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला श्री दत्तात्रयांच्या भाषणातील वचनावर विश्वास ठेवल्यामुळे सर्व संग परित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली जो संघाला सोडून दूर गेला त्याने फक्त संगत्याग केला असे म्हणावे पण संगात असून जो स्नेह सोडून देतो तोच संगमुक्त झाला म्हणून समजावे आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून असते पण ते कशाला स्पर्श करीत नाही असे असणे याचेच नाव संगमुक्तता पण त्याहूनही विशेष संगमुक्तता यदूच्या हाती आली होती उद्धवा तीही कथा आता सांगतो ऐक खरोखर तो सर्व संगात संघात असतानाही दत्तात्रेयांच्या बोधाने संघाची कथावार्ता सुद्धा त्याला जाणवत नव्हती आणि याचेच नाव विशेष मुक्तता मला पूर्वी द्वैताची संगती होती ती जाऊन मी आता निसंग झालो या दोन्ही गोष्टीमुळे खोट्या आहेत मी सर्वातूनच विनिर्मुक्त झालो आहे दोर कधी साप होत नाही पण त्याच्यावर पणाचा आळ येतो तोही दोरानेच नाहीसा होतो हा आत्मभ्रम भ्रांतीमुळे कल्पिलेला असतो दोर तो दोराच्याच स्वरूपाने असतो भ्रमिष्ठांच्या मनामध्ये मात्र सर्प म्हणून भासतो असे जे द्वैताचे वेड ते सुटल्यामुळे राजाला ही सावकाश समाधी लागली ऐक्यभावाने समबुद्धी होणे तिलाच निज समाधी असे म्हणतात तीच समाधी खरोखर राजाला प्राप्त झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपाला पोचला कृष्ण उद्धवाला म्हणाले तू अशाच वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन न करशील तर तो पूर्वजांना कमीपणा येईल याप्रमाणे श्रीकृष्णांनी तिरस्काराने उद्धवाला बोलून अद्वैतावर झटून पडण्यासाठी त्याच्या उत्कंठेवर आणखी एक पूट चढवले आधीच विषारी काळा सर्प त्यात त्याच्या शेपटावर पाय दिला तर तो रागाने दंश करावयाला धावतो कोणालाच आवरत नाही त्याप्रमाणे उद्धवाला आधीच अनुताप झालेला त्यावर श्रीकृष्णाने त्याचा तिरस्कार केला तेव्हा तो परब्रम्हला गिळण्यासाठी मनातून अगदी खवळून गेला त्या कृष्णाचा आणि उद्धवाचा तो संवाद पुढील अध्यायात आहे त्यात गुरु शिष्याचे लक्षण सांगितले जाईल चतुर श्रोत्यांनी ते श्रवण करावे एका जनार्दन म्हणतो कृष्णमुखातील भाषण फार गहन आहे ते जरी मला नीट सांगता येत नाही तरी त्याच्या स्वाभाविक गोडपणाने अंतकरणाची तृप्ती होते साखरेचा बोळ केला तरी त्यात कडूपणा येत नाही त्याप्रमाणे हा ग्रंथ जरी प्राकृत भाषेत झाला तरी त्यात स्वानंदच परिपूर्ण भरलेला आहे सोन्याचा जरी गोटा बनवला तरी तो काही दगडाच्या मुलाने विकावयाचा नाही त्याप्रमाणे भागवत जरी प्राकृतात आले तरी ते आत्मज्ञानाला काही मुकले नाही मोत्या करता समुद्रामध्ये बुड्या देतात तेच मोती घरातल्या विहिरीत सापडले म्हणून कोणी फेकून देईल तर तो मूर्खच समजला पाहिजे तद्वत संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोठ्या माराकुटीने परमार्थाची गाठ पडते तोच परमार्थ जर मराठी भाषेमध्ये मिळाला तर त्याची उपेक्षा करू नये श्रीमंत व पक्का रत्न परीक्षक आहे त्याने जर अकस्मात धुळीत पडलेला हिरा पाहिला तर तो गाठीला बांधून घरी आणल्याशिवाय राहत नाही कारण तो खऱ्या ज्ञानाने परीक्षक असतो त्याप्रमाणे जे कोणी ज्ञाते व विद्वान लोक असतील त्यांनी हा ग्रंथ मराठी असे पाहून त्याचा अवघे न करता नीट परीक्षा करून स्वरुपी रत्न मिळवण्याचा येत करावा क्षुद्र पहावयास लागले। तर साक्षात व्यासांच्या ग्रंथाला सुद्धा नावे ठेवता येतील मग ही तर काय मराठी कविता आहे याकरता कुठीलता सोडून देऊनच ती वाचावी ज्यांना आत्मसुखाची आवड आहे ते प्राकृतातील खोडी काढीत बसणार नाही ते ज्ञान रहस्याची गोडीच ग्रहण करतील कारण त्यांना परमार्थाविषयी फार तळमळ असते जे खरोखर परमार्थी आहेत तेच या ग्रंथाचे अधिकारी होत ज्याची भागवतावर भक्ती आहे त्यांना निजसुख प्राप्त होईल ज्यांची भगवंतावरच भक्ती नाही जे रिकामीच विद्वत्ता मिरवतात तेही जर निंदा न करतील तर पुढे त्यांनाही भक्ती प्राप्त होईल ज्यांच्या मनामध्ये नेहमी निंदाच असते त्यांना कधीच सद्गती मिळत नाही निंदा हे सर्व पातकात श्रेष्ठ पातक आहे हिच्या एवढा दोष दुसरा कोणताच नाही निंदकाचे नाव घेतले तरी सुद्धा वाणीला दोष लागतो याकरिता तिला प्रायश्चित्त देण्यासाठी राम राम म्हणावे परंतु निंदेमध्ये सुद्धा स्वार्थच दिसून येतो कारण निंदक हे भक्ताचे हितच करीत असतात कारण ते आपले नुकसान करून घेऊन दुसऱ्याचे सारे दोष धुवून काढतात या करता श्रोत्यांनी गुण आणि दोष दोन्ही सोडून देऊन स्वस्थ असावे वक्ता स्वतः श्रीकृष्ण हे काय सांगाव पाहिजे हे श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे ज्ञान अज्ञानाचे तात्काळ निरसन करते म्हणून एका जनार्दन विनंती करतो की चित्त देऊन श्रवण करावे श्री संवादातील यदुअवधूताचा याप्रमाणे श्रीमद्भवत महापुराणातील एकादशस्कंधामधील एकनाथकृत टीकेचा नववा अध्याय संपूर्ण झाला ओं तत्सृष्णार्पणमस्तू गोपालकृष्ण भगवान की जय